श्री गणेशाय न श्री वासिष्ठ महारामायणे उपशम राघवा अशा रीतीने तो दिवस संपल्यानंतर पुन्हा समाधीचा अभ्यास करण्यासाठी विंध्य पर्वतावरील पूर्वपरिचित अशा एका विस्तृत गुहे मध्ये प्रवेश केला या जगासंबंधाने सारासार विचार करणारा तो मुनी त्या गुहेत बसून म्याचे अनुसंधान न सोडता मनाने विचार करू लागला तो स्वतःशीच म्हणाला मी आपल्या इंद्रिय गणांना विचाराने बाधित करून टाकलेच आहे तरी आता अर्थ नाही एखादी त्याप्रमाणे या, त्या या, त्या या जगाच्या कल्पना मी अजिबात तोडून टाकली असून आपले शरीर मस्तक मान एका रेषेत ठेवून आणि आसनबद्ध होऊन सर्व जगाचा मनाने त्याग केल्यानंतर अवशिष्ट राहणाऱ्या साक्षीभूत चिन्माद्र स्वरूपाचा दृढ अवलंब करून मी आता एखाद्या पर्वतशिखराप्रमाणे स्थिर होतो जिवंत असूनही अज्ञदृष्ट्या मेल्याप्रमाणे असणारा आणि मेलेला असून तत्वदृष्ट्या जिवंत असणारा तसेच अंतःकरणाने शुद्ध बनून समभावाला प्राप्त झालेला मी आता चिन्मात्राच्या ठिकाणी समरस होऊन राहतो स्वरूपदृष्ट्या जागा असून निद्रित मनुष्याप्रमाणे द्वैताचे अवलोकन न करणारा आणि निद्रित असूनही स्वरूपानुभवामुळे जागा असलेला एकशाचे परंतु आंतर्या मी सर्वत्र स्थिर असणाऱ्या शुद्ध सत्व प्रधान अशा सत्ता सामान्य रूपी ब्रह्मामध्ये निर्वेधपणाने घडून राहणार याप्रमाणे विचार करून तो विताह्यमुनी पुन्हा सहा दिवसपर्यंत ध्यानस्थ होऊन बसला एखादा वाटस्वरूप प्रवास करता करता वाटेत क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर जागा होतो त्याप्रमाणे सातव्या दिवशी तो मुनी पुन्हा ध्यान विसर्जन करून पुन्हा सावध झाला पुढे तो महातपस्वी विताव्य मुनी व्युत्थानानंतरही समाधी स्थितीमध्ये अखंड राहू लागला अशा रीतीने त्याने जीवनमुक्त स्थितीमध्ये या जगात चिरकाल विहार केला जीवनमुक्त स्थितीमध्ये असताना जगातील कोणत्याही वस्तूचे गुणदृष्टीने तो अभिनंदन करीत नसे किंवा दोषदृष्टीने निंदा करीत नसे तसेच त्याला कधी हर्षवत नसे आणि उद्वेग येत नसे या जगात कुठेही संचार करत असताना किंवा एखाद्या ठिकाणी राहत असताना त्याच्या हृदयामध्ये सत्तासामान्य स्थिती सदैव जागृत असे यावेळी त्याचे मन निर्विषयी स्थितीप्रत जाऊन पोहोचलेले होते केवल, विनोदासाठी मात्र तो आपल्या मनात पुढील प्रमाणे विचार करत असे विषयभोगांचे सामर्थ्य क्षीण झालेल्या मनात हे इंद्रियांच्या राजा तू शांत झाल्यामुळे तुला आता कशा तऱ्हेचे आनंद होत आहे ते पाहिलेस ना हे चंचलामध्ये श्रेष्ठ असलेल्या मना तू आपल्या ठिकाणच्या चंचलतेचा परित्याग करून यापुढे वैराग्यदशेचा निरंतर अवलंब करून राहणेच योग्य आहे हे हताश आणि नावशेष झालेल्या इंद्रियूपी चोरानो हान आत्मा इथून पुढे तुमचा कोणी नव्हे आणि तुम्हीही आत्म्याचे कुणी नाही आत्म्याचा आणि तुमचा आता काही एक संबंध उरलेला नसल्यामुळे तुम्ही आता कायमचे नष्ट व्हा तुमच्या सर्व आशा मी निष्फल करून टाकले आश्रय रहित झालेले तुम्ही आता माझ्यावर सत्ता गाजवण्याला असमर्थ आहात रज्जूची विस्मृती झाल्यामुळे सर्पाचा भ्रम उत्पन्न व्हावा त्याप्रमाणे आत्मतत्वाची विस्मृती झाल्यामुळे आम्हीच आत्मा होऊ अशी तुमच्या ठिकाणी भरतीच भावना उत्पन्न झाली उत्पन होती परंतु आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेली अनात्मतेची भावना आणि अनात्मवस्तूच्या ठिकाणी उत्पन्न झालेली आत्मभावना केवळ अविचारामुळे उत्पन्न झाली होती पण ती आता विचाराने नष्ट झाली आहे खरे पाहिले तर तुम्ही निराळे आणि तुमचा अभिमान बाळगणारे आम्ही निराळे अद्वितीय असे ब्रिराळे आणि प्राणवायूच्या आश्रयामुळे उत्पन्न होणारी कर्तृत्व भावना निराळी करणारे मन निराळे आणि त्यांचा उपभोग घेणारा चिदाभास निराळा अशी वस्तुस्थिती असताना यात वास्तविक दोष कोणाचा नाही अर्थात कोणाचाच नाही अरण्यापासून लाकडे उत्पन्न होतात बधना दोरिया कड़का सारी पास उत्पन्न होता लाकडे के कुरहाड़ वाकस वगैरह हत्या लोखंड पास उत्पन्न होता ती घर लोहार अपने पोट आणि लाकड़े सुतार अपने पोटा सा लकड़े सारांश आत्म्याच्या मायाशक्तीपासून उत्पन्न झालेली भिन्न भिन्न भिन पदार्थांची सामग्री आणि त्याप्रमाणे निरनिराळ्या नी क्रिया व उपकरणे यांच्या सहाय्याने बनणारा घराचा उत्तम आकार केवळ काकतालीय ज्ञाने बनत असतो त्याचप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी स्थित असलेल्या अनिर्वचनीय मायाशक्तीमुळे दर्शन श्रवणादी क्रिया करण्यास समर्थ असलेली चंचल ज्ञानेंद्रिये उदित होतात परंतु यापासून कोणाची आणि कोणती हानी होणार अर्थात कोणाचीच नाही माझ्या हृदयातील अविद्यरूपी विस्मृती अजिबात नष्ट झालेली असून त्या ठिकाणी आता आत्मबोधाचा स्वच्छ प्रकाश पडलेला आहे यामुळे जे मोजेच सत आहे ते सद्रूप बनले आहे आणि जे असत होते ते असद्रूप ठरले आहे सारांश जे म्हणजे विकृत होते ते झाले आणि जे त्रिकालीही अबाधित होते ते अखेरीस कायम राहिले येणेप्रमाणे विचार करून तो महा तपस्वी विताहहव्यमुनी या जगात पुष्कळ वर्षेपर्यंत राहिला ज्यामध्ये स्थित झाले असता सर्व चिंतांचा नायनाट होतो आणि मनुष्य पुनर्जन पुनर्जन्माच्या संकटातून कायमचा मुक्त होतो तसे जेथे मूढतेला येतक्यांची अवकाश उरत नाही अशा पूर्णानंदमय आणि स्व स्वप्नाकाशरूप आत्मपदामध्ये तो सदा सर्वदा स्थिर होऊन राहिला होता ज्या ज्यावेळी त्याच्या मनात जगातील विचित्र पदार्थांच्या दर्शनामुळे मिथ्या भ्रांती उत्पन्न होई, त्या त्यावेळी तिच्या निवारणासाठी तो ध्यानाभ्यासाचा अवलंब करी अशा क्रमामुळे त्याचे चित्त नेहमी आत्मानंदामध्ये निमग्न होऊन राहिले ज्या ज्यावेळी प्रारब्ध भोगांच्या योगाने त्याच्या मनात विषयासंबंधाची त्याज्यबुद्धी उत्पन्न होईल त्या त्या त्यावेळी भावनां त्या भावनांचा तो निराश करून टाकत असल्यामुळे त्या वितहव्यमुळे ते मन विषयांची इच्छा आणि अनिच्छा यांच्या आधीच होऊन जाईल अखेरीस त्याच्या जन्मकर्माचा क्षय होऊन जेव्हा त्याला विदेह कैवल्याची स्थिती प्राप्त होण्याची वेळ येऊन ठेपली तेव्हा देहादी प्रातिभाषिक संसाराचा कायमचा त्याग करून अवशिष्ट राहणाऱ्या ब्रह्मरसाचा अखंड उपभोग घेण्याची त्याच्या ठिकाणी तीव्र उत्कंठा निर्माण झाली आणि त्यामुळे या मिथ्या जगज्जालाचा कायमचा त्याग करून त्याचा पुन्हा संसर्ग होऊ नये म्हणून त्याने सह्याद्रीवरील एका सुंदर गुहेमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी जाऊन त्याने पद्मासंघातल्या आणि मनातल्या मनात विचार करण्यास आरंभ केला तो म्हणाला हे विषय प्रीते तू प्रेमरहित हो हे विषय द्वेषा तूही द्वेषरहित हो तुम्ही दोघांनी आजपर्यंत मला कितीतरी दिवस खेळवलेत हे भोगानं ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाच्या पुढे खेळणी टाकून त्याचे मनोरंजन करण्यात येते त्याप्रमाणे तुम्ही माझे कोट्यावधी जन्मामध्ये मनोरंजन केले तुम्हाला आता माझे नमस्कार असो मला आता प्राप्त झालेल्या या श्रेष्ठ आणि परम पवित्र अशा निर्वाण पदवीचे ज्या विषय सुखाने विस्मरण पाडले होते त्या विषय सुखालाही माझे शतशहा नमस्कार असो हे तू मला अत्यंत संताप आणल्यामुळेच मी आत्म्याचा मोठ्या आदराने शोध केला यासाठी या आत्म तूच मला उद्देश केलास असे समजून मी तुला वारंवार नमस्कार करतो तुझ्या प्रसादानेच मला ही शीतल अशी ब्रह्मपदवी प्राप्त झाली तेव्हा तुझे नाव जरी दुःख तरी तू सुखप्रद आहेस हे जाणून मी तुला नमस्कार <coughs> हे देहा तू या संसारातील अत्यंत असारभूत असे तत्व आहेस तरी सुद्धा तुला मित्र मानून मी तुझ्या कल्याणाची इच्छा करतो तुझा आणि माझा कायमचा वियोग होणार असून मी आता स्वस्थानाप्रत जातो कारण तुझा आणि माझा वियोग व्हावा हे अगदी स्वाभाविकच आहे या जगातील प्राणी स्वार्थ लोलूप बनून आपल्या आपतेष्ठांचा आणि मित्रांचा अशाच रीतीने त्याग करत असतात देहरूपी मित्रा तुझा आणि माझा शेकडो जन्मांचा ऋणानुबंध असतानाही मी तुला आता सोडून जात परंतु यात मी कोणताच अपराध करत नाही कारण आत्मज्ञानाच्या योगाने तूच आपला क्षय करून घेतला आहेस अर्थात आत्मज्ञानामुळे आपला नाश होना ही गोष्ट तुला माहीत असल्यामुळे तू आपण होऊन आपला नाश करून घेतलायस असेच म्हणावे लागते बा देहा आत्मनाशाचा हा प्रसंग तू आपल्यावर स्वतः सोडून घेतलास तुझा दुसऱ्या कोणी नाश केला असेही म्हणता येणार नाही माते तृष्णे मी आता निर्वाण स्थितीप्रत जाऊन पोहोचलो म्हणजे तू एकाकी दीन आणि शुष्क होऊन जाशील परंतु मी तुला सोडून जातो याबद्दल तू दुःख करत बसू नकोस भगवन कामा तुझ्यावर विजय मिळवण्यासाठी मी जे वैराग्य दे उपाय योजले त्या अपराधापासून झालेल्या माझ्या दोषाबद्दल मला क्षमा कर मी आता परमात्मा स्वरूपाशी कायमचा तज्रुप होत आहे तेव्हा मला चांगला शुभशकुन शकून दाखव हे तृष्णारूपी माते तुझा पुष्कर दिवसाने पण कायमचा वियोग होत आहे आणि तोही माझ्या तोही तुझ्या सहवासरूपी दोषामुळेच होत आहे यासाठी तुला माझा अखेरचा नमस्कार असो हे पुण्यरूपी देवा तुलाही माझा नमस्कार असो कारण पूर्वी तूच मला नरकातून बाहेर काढून स्वर्गामध्ये पाठवलेस निषेधरण रूपी जमिनीमध्ये उत्पन्न झालेल्या नरकरूपी मोठमोठ्या शाखा धारण करणाऱ्या आणि यातनारूपी पुष्करांने ओथमलेल्या पापरूपी वृक्षा तुलाही माझा नमस्कार असो ज्याच्या सहवासामुळे मी पुष्कळ काळापर्यंत नानाविध नीच योनी भोगल्या आणि जो आजपासून अदृश्य व्हायचा आहे अशा त्या मोह मोहरूपी आत्म्याला माझा नमस्कार असो कर, करकर आवाज करणाऱ्या कळकाच्या मिशाने मधुर भाषण करणाऱ्या गलित पर्णरूपी वस्त्र परिधान करणाऱ्या आणि समाधीच्या स्थितीमध्ये माझी मैत्रीण होऊन राहिलेल्या गुहारूपी तापसीलाही माझा नमस्कार असो हे तपस्विनी गुहे या संसाराचा मार्ग आक्रमण करता करता खिन्न झालेल्या मला धीर द्यायला तूच कारणीभूत झालीस या संसारातील सर्व संकटाच्या योगाने खिन्न होऊन समाधीला विघ्न करणाऱ्या सर्व दोषापासून मी दूर पळून जात असता माझ्या मनाला पूर्ण विश्रांती सुख देणारी तू माझ्या खऱ्या कळकळीची कर, आणि माझ्यावर अत्यंत प्रेम करणारी मैत्रीण झाली होतीस यामुळे सर्व शोकाचा परिहार करण्यासाठी मी केवळ तुझाच आश्रय केला हे दंडकाष्ठ अरण्यातील हिंस्त्र पशु सर्प वगैरे घातक प्राण्याकडून आणल्या जाणाऱ्या संकटामध्ये मार्गातील खास खळग्यामध्ये आणि लताकुंजाने युक्त असलेल्या प्रदेशामध्ये संचार करत असताना मला आश्रय देऊन हाताला धरून सांभाळून देणाऱ्या आणि वृद्धावस्थेमधील एकोत एक मित्रा तुला माझा नमस्कार असो हे तुच्छ देहा हाडाचा पिंजरा रक्त मांस आतडी वगैरे सामग्री सह आता आपली वाट धर तुझ्यावरील म घाम वगैरेच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या दुर्गंधीला आणि तिच्या निवारणासाठी कराव्या लागणाऱ्या स्नादी भोजन शयनादी सर्व व्यवहारांना आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या व्यापारांनाही माझा नमस्कार असो हे पंचप्राणानं तुम्ही तर माझ्याबरोबर नेहमी असणारे आणि माझे अनेक दिवसांचे जीवलक्षने तेव्हा इतर मित्रांबरोबर तुम्हालाही माझे नमस्कार असो मी आता तुम्हाला सोडून जात आहे तरी तुमचे कल्याण असो मी तुमच्याबरोबर विचित्र अनेक जन्मामध्ये पर्वतावरील लताकुंजात विश्रांती घेतली निनिराळ्या लोकात संचार केला अनेकविध सिद्ध क्षेत्रात क्रीडा केली अनेक पर्वतावर यथेचे विहार केला नानाविध विलासात घडून गेलो आणि विविध मार्गातून प्रवासही केला हे पंचप्राणरूपी मित्रांनो या जगदरूपी कोशामध्ये मी तुमच्यासह वर्तमान जे केले नाही हरण केले नाही जे दिले नाही ज्याचा मनाने अवलंब केला नाही अशी एकही गोष्ट एक एक नाही किंवा ज्या ठिकाणी गेलो नाही असे एकही स्थळ नाही आता तुम्हाला जिकडे जावेसे वाटेल तिकडे जा प्रिय मत्रा मित्रानो मीही आता आपल्या इष्टस्थळी जातो या संसारातील सर्व पदार्थांच्या संग्रहाचे पर्यसन नाशामध्ये होते आणि सर्व प्रकारच्या उन्नतीचे पर्यवसन अधोगतीमध्ये होते सर्व संयोग अखेरीस परिणामाचीच होतात अर्थात <coughs> <coughs> तुमचा आणि माझा आता वियोग व्हावा यात काहीच आश्चर्य नाही माझ्या नेत्रातील हा प्रकाश आता सूर्यमंडळात प्रविष्ट हो सुगंधापासून प्राप्त होणाऱ्या आनंदाचे ग्रहण करणारे हे ग्रहणेंद्रिय वन्य पुष्पांना उत्पन्न करणाऱ्या गंधवती पृथ्वीत लीन हो माझा प्राणवायू त्याच्या स्पंदासह वर्तमान वायूत मिळून जावं माझ्या कर्णेंद्रियातील शब्द श्रवण शक्ती आकाशाच्या उदरात प्रविष्ट होत आणि माझ्या जिव्ह्याच्या ठिकाणी असलेली रसग्रहण शक्ती चंद्रमंडळात समाविष्ट होत सारंश मंदर पर्वत काढून घेतल्यानंतर समुद्र शांत व्हावा सूर्य असताच गेल्यानंतर दिवस समाप्त व्हावा शरद ऋतू संपताच आकाशातील मेघ विरून जावा किंवा कल्पांतकाळी सर्व सृष्टी आपल्या उपादान कारणाशी एकरूप व्हावी इंधन संपताच अग्निविझून जावा किंवा तेल संपताच दिव्याचा प्रकाश शांत व्हावा त्याप्रमाणे दीर्घ स्वराने प्रणवाचा उच्चार केल्यानंतर मी आपले मननं बंद करून आपल्या परमात्म अपा कायमचा रममान काम हो अखिल कार्य परंपरा नष्ट जो सर्व दृश्या जाऊन पोचला प्रणवोच्चारा ब्रह्मरंद्रा शांति हैोहरूपी मना चाहराशा मुत्य स्वच्छ अशा ब्रह्मस्वरूप मध्य स्थित इति श्री वासिष्ठ महाराण है, है। उपशमा प्रकरण सर्ग सर्ग सत्याऐंशी श्री वशिष्ठ म्हणाले रामा वीताहव्यमने पुढे सांगितल्याप्रमाणे दीर्घ आणि उच्च स्वराने प्रणामाचा उच्चार करीत मननाची शांती होणे ऐशण्याची शांती होणे या क्रमाने सहाव्या आणि सातव्या भूमिकेला प्राप्त झाला आणि अंतःकरणाने ब्रम्हपदाला पोहचला आकारादी अका, मात्रा आणि विशिपाद यांच्या भेदाने प्रणवाचे स्मरण करणारा विताहव्यमुनी अध्यारोप आणि अपवाद अशा उपायांनी शुद्धानी आणि अव्यय स्वरूपात प्राप्त झाला या जगातील संकल्पने कल्पिलेल्या सर्व बाह्य स्थूल आणि अत्यंत सूक्ष्म अशाही भागांचा त्याग करून तो चिंतामणीप्रमाणे अगदी अक्षुभ चित्त स्वरूपातच स्थित होऊन राहिला पौर्णिमेचा पूर्णचंद्र जसा असतो देव दैत्याने समुद्र मंथन बंद केल्यावर कुंभाराच्या घरातील फिरणारे चालून सर्व लाटा संथ झाल्यावर सागर जसा शांत होतो तसा तो मुनी स्थिर झाला जाच्यातील तेजपुंज आणि तमपुंज शांत झाले सूर्य चंद्र नक्षत्रे लोपडी आहेत धुके अभ्र धूर इत्यादी निघून गेले आहेत असे सर्वगामी आकाश शरद ऋतूत जसे स्वच्छ असते तसा जो विताहव्यमुनी अत्यंत स्वच्छ झाला आहे असा तो वायू जसाच गंधाचा त्याग करतो त्याप्रमाणे प्रणामाचा शेवटचा भाग दीर्घ स्वराच्या बारीक तरतूने उच्चार करता करता इंद्रिय आणि तन्मात्रा यांच्या सोडता झाला त्यानंतर उजाडल्या असता सर्व दिशामध्ये पसरलेला अंधकार जसा लोकतो किंवा ज्ञानी कोपाचा देशही चित्तात राहू देत नाहीत त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या अज्ञानाचा त्याने त्याग केला तमाना घालवताच त्याच्या चित्तात तेज प्रगट झाले पण तेही अना, अनात्मरूप असल्यामुळे एक अर्धनिमेशभरच विचार करून विता हव्याने त्याचाही त्याग केला त्यामुळे स्वतः तमही नाही आणि प्रकाशही नाही असा काही विलक्षण स्वरूपाचा साक्षात्कार झाला परंतु त्याला तीच तम प्रकाशरहित अवस्था प्राप्त झाली असता तो तन्मय झाला असता हाही एक बंध आहे हे माझे स्वरूप नव्हे असा विचार करून त्यांच्या कल्पनेला कारण होणारे जे थोडेसेही मनोरूपित ऋण वाढले होते ते त्याने तात्काळ खोडून टाकले हे राघवा त्यानंतर वायू जसा आपली स्पंदशक्ती सोडून देतो त्याप्रमाणे प्राप्त झालेल्या त्या शांत प्रकाश स्वरूपाचाही फारच थोड्या काळात त्या वितहव्याने त्याग केला तर प्रकाश प्रकाशरूप निवाराच्या जागी ठेवलेल्या प्रदीपाच्या ज्योतीप्रमाणे जरी निश्चल होते आणि नुकत्याच जन्माला आलेल्या बालकाच्या ज्ञानाप्रमाणे निर्विषय होते तरी माझे हे स्वरूप आहे अशी कल्पना होणे हेही विषय ज्ञान आहे असे जाणून त्याने त्या कल्पनेचाही त्वरित त्याग केला वायुदशा आपली चलनशक्ती सोडतो त्याप्रमाणे तो चितचित चैत्य दश दशा सोडून स्वस्थ झाला नंतर सत्ता मात्र स्वरूप पश्चांत्यपदा प्राप्त होऊन आणि कारणात्मक का प्रसुप्तपदाचा आश्रय करून तो निश्चल पर्वताप्रमाणे राहिला पुढे तो समर्थ वितहव्य त्याच कारणतूप सुक्षिप्तकाराने पुन्हा पुन्हा स्थिर होऊन अभ्यासाने त्या अवस्थेतही स्थैर्य प्राप्त झाले असता तूर्य स्वरूपास प्राप्त झाला त्या अवस्थेत तो निरानंद असूनही सानंद होता म्हणजेच विषयानंद रहित असला तरी स्वरूपानंदाने युक्त होता तो स्वरूपाने सतही होता आणि स्वातीरिक्त सत्ता शून्य असल्यामुळे असतही होता तो, आहे तो, तो काही आहे असेही म्हणता येत नव्हते आणि तो काही नाही असेही म्हणणे शक्य नव्हते तर उलुकाधिकांना अंधकारात जसा प्रकाश भासतो त्याप्रमाणे त्याला काही नसणे सर्व विषयांचा अभाव हाच प्रकाश होता ते, ते, ते, ते स्वरूप विषयांच्या अभावी अचिन्मय परंतु स्वतःपुरते चिन्मयच होते गृहधारण्यकाली उपनिषदातून नेति नेते असे म्हणून सर्व विषयांच्या बाधाचा अवधित्वाने उद्देश केला आहे तेच ते त्याचे स्वरूप होते वितहव्य म्हणे अशा स्वरूपाचा झाल्यामुळे तो वाणीचाही अविषय झाला म्हणजेच शब्दाने त्याचे वर्णन करता येणे नाही असा तो झाला वितहव्य अत्यंत सम व्यापक परमपवित्र सर्व पदार्थांच्या आत राहणारे पण अस्थावरून अगदी विलक्षण पदाला शून्यवादी बौद्ध विज्ञान सांख्य शास्त्रज्ञ पुरुष म्हणतात योगवादी ईश्वर म्हणतात शैवांचा जो शिव कालज्ञ ज्योतिर्व्यत्यांचा जो काल आत्म्याला जाणणाऱ्या अनुभवी विज्ञानांचा जो आत्मा स्थिर आत्माच नाही तर क्षणिक विज्ञानांचा प्रवाह हो, हाच आत्मा आहे असे म्हणणाऱ्या निरात्मवादी बौद्धांचे जे नैरात्म्य चित ही सतत्त्व सत नाही आणि अचित ही तत्व नाही तत्व नव्हे तर चित आणि अचित यांच्यामधील हो देख अशून्य रूप असे अनिर्वचनीय तत्व आहे असे मानणाऱ्या माध्यमिकांचे मध्य आणि जीवनमुक्तांचे सर्व परिपूर्ण सेतू झाला जे सर्व शास्त्रांचा सिद्धांत जे सर्वांच्या हृदयामध्ये अनुगत असलेले जे सर्व सर्व गत सर्व पदार्थांचे तत्व स्वरूप जे सत तेच हा वितहव्य मुनी होऊन राहिला जे अत्यंत निष्क्रिय व क्रियारहित जे सूर्य चंद्राचे तेजांचे प्रकाश या रूपाने अनुभवाला येते आणि जे केवळ स्वानुभव रूप सर्वांना प्रसिद्ध असलेले सत वितहव्य झाला जे स्वरूपता एक असूनही उपाधी भेदामुळे अनेक झालेले जे स्वतः निरंजन निर्लेप असूनही चित्ताच्या कर्तृत्व भोक्तृत्व सुखीत्व दुःखित्वादी धर्मामळे, सांजण सलेप असले झालेले जे पूर्ण अपरिच्छिन्न असूनही उपाधीमुळे अपूर्ण परिच्छिन्न असे झालेले सद तेच हा मुनी होऊन राहिला सारांश राघवा तो विताह्य मुनी वर सांगितलेल्या क्रमाने मुक्तांच्या दृष्टीने आकाश स्वरूपाने ज्याची स्थिती निर्मल आहे असा होऊन अज अजर एक अमल आणि निष्फल सद्ब्रह्मरूप होऊन राहिला आणि बद्धजीवाच्या दृष्टीने क्षणात ईश्वर होऊन आपल्या कार्याच्या योगाने अनेकांनी सकल होऊन राहिले इतिश्री वासिष्ठमा महारामायणे उपशम प्रकरणे सर्व सत्याऐंशी